गुरुदीपकाला गुरु म्हणाले अर्जुनाची विनंती ऐकून श्री दत्तांनी विस्ताराने दिले। ते हे संसारी मूळ जीव शास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यावर देव अवकृपा करतो त्यामुळे भवभ्रमण होते स्वतः चिदघन साक्षी असून तिन्ही अवस्थेहून भिन्न असून व तसा स्वतला अनुभव येऊनही स्वरूपाला विसरून जातात मी करता मी दाता मी सुखदुःख भोगणारा असा मूढपणा घेऊन विनाकारण वेगळेपणा पाहतात ही केवळ भ्रांती आहे ती दूर झाली असता मुक्ती दूर नाही ती भ्रांती जाणे हाही आत्म्यावर उपचार आहे असे निष्णांत वेदांती म्हणतात मुळातच बंधन नाही मग मुक्ती कोण खरी म्हणेल अज्ञ जनांच्या बोधासाठी शास्त्र पुराण हे निरूपण करते जे ब्रह्म एकमेव सदोदित सत्यज्ञान व अनंत आहे त्यावर भ्रमामुळे नाम आणि रूपे कल्पिलेली आहेत हा जो सर्व लोक दिसतो ते पूर्वी एकमेव भेदरहित सच्चित सुख स्वरूप ब्रम्ह होते त्याच्यासारखे दुसरे नसल्यामुळे त्याला सजातीय भेद नाही व दुसरे नाहीच म्हणून विजातीय भेद नाही ब्रह्म सच्चिदानंद खास असून ते अखंड व एकरस आहे वृक्षाप्रमाणेच त्यालाही स्वगत भेद नाहीत वृक्षाला पाणी एकसारखी फळे व फुले एकसारखी असतात त्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्मा सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला प्रकाशदीपाचा दृष्टांत योग्य तो सर्वत्र रक्तवर्ण व उष्ण असतो निर्विकारालाच विकार येत नाही म्हणून निराकार आत्मशक्तीला मायेचा अंगीकार केल्याने द्वैतपणा येत नाही शक्ती शक्ताहून वेगळी नसते ही वस्तुस्थिती लोकात माहिती आहे तिच्यामुळे द्वितीयपणा येतो असे कसे म्हणावे कोणी माती पाहताना म्हणतात की हिचे पुढे घडे होतील तेव्हा नाम आणि आकृती पूर्वी चित्तात येते तसे येथे मानले तर पूर्वी काहीच नसताना जिव्हा आणि मन दोन्ही नसता नाम आणि आकार कोण करील तर वस्तुस्थिती अशी की ते एक अद्वितीय ब्रह्म स्वतच संकल्पयोगे करून अनेकत्व पावले म्हणून विवेकाने पाहता एकाच्या ज्ञानाने सगळ्यांचे आकलन होते माती घेऊन कुंभार हाताने घडा करतो हा आरंभवाद म्हणतात येथे उपादान माती व निमित्त कुंभार होतो ईश्वर स्वतःच उपादान व निमित्त असा उभय रूप होऊन निर्विकारपण न गमावता जग निर्माण करतो कोळी ज्याप्रमाणे स्वतःमधून तंतु निर्माण करतो त्याप्रमाणे ईश्वर विश्वाची उत्पत्ती व संहार करतो त्याला कुंभाराप्रमाणे आरंभवाद घडत नाही आमलाने दुधाचे दही होते हा परिणामवाद तोही ह्या निर्विकार आत्म्याला नाही म्हणून विवर्तवाद म्हणतात शिंपे असून रूपे भासते किंवा दोरीच्या ठिकाणी सर्प भासतो तसा हा जगताच्या उत्पत्तीचा प्रकार आहे ते अधिष्ठान म्हणजे शिंपे किंवा दोरी निर्विकार आहे जीव ईश्वर व त्यांचा परस्पर भेद चित्त अविद्या आणि त्यांचा परस्पर भेद हे सहा प्रकार अनादि मानले आहेत हाही भेद कल्पित आहे कारण मुळात अविद्याच नाही मग ही भेदवार्ता कोठून स्वरूपाच्या ठिकाणी काहीच भेद नाही तू म्हणशील की हा भ्रमच मिथ्या आहे तर श्रवणादींचा श्रम कशा करता त्याचे उत्तर असे की जरी भ्रम मिथ्या असला तरी हा महान अर्थ घडवितो म्हणून योगाधिकांच्या साह्याने त्याचे निरसन करावे ज्याप्रमाणे अग्नि सुवर्णातला मळ जाळून ते स्वच्छ करतो त्याप्रमाणे योगाने भ्रमरूपी मळ निघून जाता स्वयंप्रकाशता स्वतच प्रकाशते तेथे मग द्वैतवार्ता कोटून ते द्वैत पूर्वीही आभास रूपानेच होते गारुड्याने दाखविलेल्या जळाने जमीन भिजत नाही परंतु हे जळ आहे ह्या कल्पनेने लोक फसतात त्याप्रमाणे जगातील द्वैत म्हणजे सर्व भ्रम आहे संसारही भ्रम आहे व सुखदुःखेही भ्रमातून उत्पन्न झालेली आहेत हा भ्रम नष्ट झाल्यावर मग द्वैताची काय वार्ता आणि अर्जुना भ्रम नष्ट झाल्यावर प्रारब्धाची कायकथा कर्माच्या वगैरेंमुळे व्यर्थ श्रम होतो त्याने भ्रम नाहीसा होत नाही वस्तू ज्ञानाचा म्हणजे आनंद निर्भर व कृतकृत्य होतो श्री दत्तांचे हे बोलणे ऐकून वंदन करून अर्जुनाने विचारले योग ज्ञान कसे साधावे ते मला कृपा करून सांगावे ब्रह्म एक असून अनेक कसे झाले हे दुःख कसे आले हा विवेक मला भावा, श्री अर्जुनाला म्हणाले स्वरूपाचे ठिकाणी कल्पना नाही तेथला नित्यमुक्त निर्विकारपणा कोणाला मोडता येत नाही शुद्धसत्व प्रकृतीत तेच ब्रह्म प्रतिबिंबित होते सम्मत ईश्वर असा तोच जगाचा पालक असतो तो ब्रह्मा विष्णू व अशी रूपे धरतो उत्पत्ती स्थिती आणि लय करतो सर्वांतरी तोच राहतो आणि तोच भक्तजनांना तारतो त्याच्या शुद्ध सत्वगुणी शक्तीला विद्या माया म्हणतात ह्या उपाधीभूत प्रकृतीच्या योगे सर्वज्ञिंबे पडतात त्यांना जीव असे म्हणतात ते पराधीन असतात ते वेगवेगळे सीमित ज्ञानाचे असे असतात ईश्वर मात्र समष्टीभूत व सर्वज्ञ स्वतंत्र व प्राज्ञ असतो आणि अज्ञ अशा जीववर्गाला वागवितो मायेच्या शक्ती दोन असतात आवरण व विक्षेप स्वरूपाला आच्छादन आच्छादन रा, करून राहणाऱ्या शक्तीला आवरण शक्ती असे नाव आहे ईश्वर मुक्त हे सोडून इतर जीवांना आवरण पडते व मी अज्ञ आहे अशी प्रती येते असे अज्ञान होता कर्तृत्व व भुक्तृत्व येऊन चिकटते हे विक्षेपाचे कार्य नाना योनींमध्ये भ्रमण ह्यामुळे होते विक्षेप हेच सुख दुःख विक्षेप म्हणजेच भूत भौतिक भुत जे सर्व कार्य आहे तो विक्षेपाचा पसाराचा आहे ज्याप्रमाणे मंद अंधारात दोरी पडलेली असता ती माहित नसल्याने मनात वाटते हा खरोखरचा साप आहे मन हा विकल्प घेते हेच आवरण त्यामुळे जी धडकी हृदयात भरते दारुणकंप निर्माण होतो तोच विक्षेप अर्जुना दोरीचे ज्ञान झाले की तत्काल सर्पभ्रमाचे निरसन होते मग विक्षेप राहिला म्हणून त्याने कोण गडबडतो जीवाचे अज्ञान नाहीसे झाले म्हणजे केवळ विक्षेपाने जीवाला भ्रमण होत नाही ब्रह्मापासून प्रकृती निर्माण होते तिच्यापासून महत्त्वाची उत्पत्ती तिच्यापासून अहंकाराची उत्पत्ती व त्याच्यापासून पंचतत्वे आकाशाचा शब्द गुण वायूचा शब्दस्पर्श गुण तेजाचे शब्दस्पर्श रूप गुण जलाचे शब्दस्पर्श रूप रस व पृथ्वीचे शब्दस्पर्श रूप रसगंध गुण आहेत पंचभूतांच्या सत्व गुणांशांनी पाच ज्ञानेंद्रिय होतात कान त्वचा डोळे रचना आणि नाक ही पाच ज्ञानेंद्रिय जाण आता अंतकरण ऐक भूतसत्वांशाने अंतकरण होते वृत्तीभेदाने ते पाच प्रकारचे असते ते निर्विकल्प असते मन संकल्पात्मक असते बुद्धी निश्चयात्मक असते चित्त अनुसंधान म्हणजे लक्ष देणे करते आणि अहंकार मी पणा करतो ह्याचा अंतर्भाव करून कोणीही दोन म्हणतात असो रजोगुणाचे कर्मेंद्रिये व प्राण झाले वाणी हात पाय लिंग आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये प्राण अपान व्यान उदान आणि समान हे प्राणाचे पाच भेद आहेत हे पाच वायू क्रियात्मक आहेत ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये व प्राण मिळून लिंगदेह जाणावा लिंग लिंग हा लिंगदेह ज्ञान होत नाही तोपर्यंत ब्रह्मांडात भ्रमण करत राहतो कारण शरीर आनंदमय कोशाचे घर आहे लिंगदेह नावाचे सूक्ष्म शरीरही तीन कोशांचे आहे पाच कर्मेंद्रिये व पाच रजोगुणी प्राणही मिळून प्राणमय कोश असून हा कर्मे करवितो ज्ञानेंद्रिये आणि मन ह्या ह्यासह मनोमय कोश होतो बुद्धी आदी ज्ञानेंद्रिय ह्यांनी मिळून विज्ञानमय कोश होतो पृथ्वी आप तेज, वायु, व आकाश या भूतांचे प्रत्येकी दोन भाग करून त्यातील प्रत्येकाच्या एका भागाचे पुन्हा चार सारखे भाग करून ते प्रत्येक एक अष्टमांश भाग स्वतःचा अर्धा भाग सोडून इतर चौघांच्या अर्धा भागात मिळवून जे तयार होते त्याला पंचीकरण म्हणतात त्या पंचीकरणापासून सर्व शरीरे तयार होतात पृथ्वीच्या अंशापासून केस त्वचा मांस नाडी व अस्थी होतात उदकाच्या अंशापासून लाळ रक्त घाम शुक्र व मूत्र होतात तेजाच्या अंशापासून क्षुधा तृषा कांती निद्रा व आळस व वा वायूच्या अंशापासून चालणे धावणे लंघन आकुंचन व प्रसरण होतात चपलता हा वायूचा गुण काम क्रोध लोभ मोह व भय हे आकाशाचे अंश होत जारज अंडज स्वेदज व उद्भीज या चारही योनींची स्थूल शरीरे म्हणजे हा अन्नमयकोश ज्याप्रमाणे राजा खालीवर प्रासाद तयार करून विनोद करतो त्याप्रमाणे जीवात्म्याचे तीन देह म्हणजे प्रासाद समजावेत अन्नमयकोश प्राणमयकोश व विज्ञानमयकोश स्थूल देहाची सोबत घेऊन जीव इंद्रियांद्वारा जागृतद्षयभोग घेतो त्यावेळी तो विश्वनायक होतो सूक्ष्म देहाने भोग वासना घेऊन भोगतो त्यावेळी त्याचे नाव तैजस असते स्वप्नावस्था समजून एक असून अनेक पाहतो कारण देहाने प्राज्ञ नावाने निद्रावस्था अनुभवून जागृत होऊन पुन्हा भ्रमतो देह हे अधिष्ठान अहंकार हा करता इंद्रिय समूह हे कारण म्हणजे साधन आणि चौथी वायूची चेष्टा पाचवी इंद्रियादिकांच्या देवता ही पाच एकत्र झाल्याने काया वाचा आणि मन द्वारा शुभ आणि अशुभ कर्मे घडतात त्यापैकी इष्ट कर्म पुण्य आणि स्वर्गादी सुख देते तर अनिष्ट कर्म पाप व नरकादी दुःख देते मिश्र प्रकारचे कर्म पाप पुण्य व मनुष्यजन्म देते त्रिविध कर्मांच्या योगी अशी गती मिळते अंडज स्वेदज उद्भीजार्ज व पाचवी दिनी कर्मभोगा करता आहेत जीव कर्मांच्या योगाने ह्या योनी फिरतो असे कल्पकोटी फेरे जरी तो फिरला तरी भोगल्या वाचून कर्म संपत नाही जोपर्यंत ज्ञान उत्तम प्रकारे ठसत नाही तोपर्यंत शेवट नाही वेद व शास्त्री असा सृष्टी क्रम सांगतात तेव्हा ही दृश्य सृष्टी सत्य आहे असे जो समजतो तो मानव अधम होवे अमानित्व मंजे श्रेष्ठत्वाच्या अभिमानाचा अभाव अमानित्व आदी दैवी गुण अंगात बांधवून घेऊन गुरुला शरण जाऊन आत्मज्ञान मिळवावे फलाचा अभिमान आसक्ती टाकून स्वधर्मानुष्ठान केल्याने ईश्वराची प्रीती होईल व सद्गुरूंचे दर्शन होईल ते झाल्यावर गुरुला देवाप्रमाणे मानून श्रद्धा ठेवून त्याची सेवा करून त्यांच्याकडून मोक्षप्राप्तीसाठी श्रवण करावे गुरुच्या अनुग्रहाने सत्य विचार चित्तात ठसेल तू अनासक्तपणे अनुसरून कर्म केले आहे म्हणून आता पुढे सांगतो भ्रम आणि मोह यांचा मल हरण करणारे श्रेष्ठ वैराग्य तुला झाले आहे आता तुझ्यावर सत्वर विद्याप्रासाद करील विद्या याचा अर्थ ज्ञान ते दोन प्रकारचे असते परोक्ष व अपरोक्ष असे श्रुती प्रवीण सांगतात गुरूंच्या मुखातून श्रवण करणे उपक्रम आदी सहा लिंगाने वेदांताचे तात्पर्य घेणे हे परोक्षज्ञान असे श्रवण केल्याने ब्रह्म एक की अनेक असा संशय नाहीसा होतो ब्रह्म नाही हे जे मत त्याला असत्वावरण असे म्हणतात श्रवणामुळे तेही नाहीसे होते व तेच मग ब्रह्म आहे हे म्हणतात श्रवणानुसार मननकरण्याने करण्याने असंभावना नाहीशी होते मननापूर्वी मन स्थिर व चित्त सावधान केले पाहिजे मी किंचित जाणणार आहे अपरोक्ष आहे आणि ईश्वर सर्वज्ञ व परोक्ष आहे मग ऐक्य कसे होईल असे वाटणे ही संशय भावना आहे तिन्ही अवस्थांमध्ये ज्ञान एकच असते ते सच्चिदानंद रूप असते त्याला विवेक नसल्यामुळे व प्रत्येक उपाधीमुळे अज्ञत्व आदी दिसते आत्मा एक सदोदित आहे जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे हे उपक्रम व उपसंहाराने येते द्वैतता ही उपाधीमुळे दिसते अध्यारोप सोडून व अपवादाचा विचार करून श्रवणाला अनुसरून मनात चिंतन मनन केल्याने एकत्व पाहता येते ब्रह्मवस्तू भासत नाही ही जी मती तिला अभानावरण म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे मनन जे करतात त्याचे आभानावरण जाते असे निधी ध्यासन झाल्याने आवरण दूर गेल्याने ध्यानाने अद्वितीयता म्हणजे अद्वैत येते व अभ्यास करून ती स्थिरा होते सर्व संकल्प सोडून एकांतात बसून रोज ध्यान केल्याने स्वत आपण ब्रह्म होतो भ्रमराचे ध्यान केल्याने कीटकाला भ्रमरपण येते हा ध्यानाचा प्रभाव लोकात प्रसिद्ध आहेच मग जीव ब्रह्म असून स्वरूपाचे ध्यान केल्याने तू ब्रूपाला पावला तर त्याचे आश्चर्य कोण निपुण ध्यान तरी कशा करता राजा तू म्हणत असशील ते नीट समजल्याने तू स्वहित साधून कृतार्थ होशील अनिर्वचनीय अशी तिची कीर्ती आहे त्या मायेमुळे स्वरूपाबाबत भ्रांती निर्माण होते रज्जू सर्पा प्रमाणे ती मिथ्या असून अनर्थ करते ती रात्र होऊन राग वगैरे विकारांना वश होऊन अविनाशत्व हरपविते रागद्वेषांनी युक्त होऊन तीन प्रकारचे कर्म करण्याने पुन्हा पुन्हा जन्ममरण रूपी भ्रमण येते अज्ञासे म्हणतात की सूर्याला राहूने ग्रासले त्याचप्रमाणे जीवावरची आवरण भास मात्र आहे ज्ञाना वासून त्याची निवृत्ती कोण करील श्रवणादि कर्मांनी जे ज्ञानी होतात तेच स्वरूपी मिळतात शब्दांनी होणारे ज्ञान परोक्ष असते आत्मा अप्रत्यक्ष असतो तो ध्यानाने अपरोक्ष होतो म्हणून ध्यान करावे राजा तू भाग्यवंत म्हणून तुला वैराग्य झाले तू उपदेशाला योग्य आहेस तू खास मोक्ष मिळविशील तू कर्म मला अर्पण केले आहेस तुझे अंतःकरण शुद्ध झाले असून माझ्याविषयी भक्ती दृढ झाली आहे आता तुला निर्विघ्नपणाने महावाक्याचे चिंतन घडेल तू अपरोक्षानुभव घेऊन समाधीमध्ये लीन हो तत्वज्ञान स्थिर करून मनाचा भंग करून वासना रूपी वा वनाला संपूर्णपणे व समूळ जाळून टाक मग जीवनमुक्त होशील मत्प्रारब्ध भोगून विदेह कैवल्याने माझ्या रूपात मिळशील हे निश्चित मान राजा आता तू आदराने महावाक्याचा विचार कर त्याने तुला खात्रीने सत्वर अपरोक्ष साक्षात हो श्रीमत्परमहंस सा परीव्राजकाचार्यवर्य श्रीमत्वासुदेवानंद श्री सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मेदोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणस्त दशी वल्लभ न हरि दत्ता या दिगण्य वासुदेवाय सरस्वती सर्गे पाच एकदशे वल्लभ न हरि दत्ता या दिगण्य वासुदेवा सरस्वती सर्गे ना पाठ